नारायण नाय व्यापका ज व्यापका जना सुना आनंद घनाश सकल देवादि देवाजी केशवाजी केशव महानुभवा महान महानुभवा सदा सदा शिवा सूपा चक्रदारक्रधार विश्वभरा I don't want to get up. कर्णाकरा सहस्रबादा सहस्रकला क्षीरसागरा शेष नैना कमला कमळ नैना कमला वामिनी महरापतो का वामनूर्तीक्रमा वामन मूर्ती त्रिविक्रमायुणा गाय सगुणा निर्गुण गर्जन्या जग्जीव दे वसुदेव देवकी नंदना बालंगणा बाळकृष्णा बाळकृष्णा सकल देवाल देवा सकल देवा देवाुवाजी केशवाजी केशव महानुभवा महानंद महानुभवा रूपालारणी मजठाव द्या वाजे चरणीसेची कृतसे गोवनी बंद सोडवा देवा दिवा सकल देवाद देवा पार्वाजी केशवा महान महानुभावात रूपा शिवास रूपा नमामी स्वगुरु शांत नमामी सगळ सच्चिदानंद विग्रह सच्चिदानंद विग्रह पूर्ण ब्रह्मपानंद पूर्ण ब्रह्मपानंदी आनंदीवल्ल आनंदवल्लभम ओ नमो ज्ञानेश्वरा ओ नमो पावन पावनारो राजी का मी का कुशली का ही चेने बोलतो वचने अतिभाविता बोलतो वचने अति भाविक अनुल तुमचा अनुग्ररावलो पावन आयो जराचली जनाचली तुमचा एका जनांचली तुमता रा प्रो तुचा प्रावनार होवनार होमावार होवनार होवन लारा कस्तुरी लपटले टपटले वक्षस्थळे कौस्तुभ वक्षस्थळे कौस्तुभ नातले नासाग्रेव मुक्तीक कर्तले वेणुकले वे कंकण वेणुकले वे कंकण सर्वागे हरिचंदन सुधित सर्वागे हरिचंदनं सुरवित मुक्ता कंठे च मुक्तावली गोप्री गोपश्री परीवेशि विजये गोपालूडामणी गोपालचूडामणी कृष्ण नारायण वंदे कृष्ण नारायण वंदे कृष्ण वंदेय प्रियं कृष्ण वंदेवय प्रियम कृष्ण जैवाय वंदे कृष्ण जै वंदेष्ण वंदे सादम मंदे सुत नमोस्त नमोस्तैसु विशाल बुद्धेंद्राय सुलारवींद्रायत पत्रने भारत पूर्ण प्रज्वालिथो ज्ञान का महाराष्ट्रीय गोपाळकृष्ण भगवाय कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरवेत्मने हरवे पद्धत रत क्लेशनाशय गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरेत्मने हरे पण रणत क्लिशनाचारय व्रतक्लेशनाशय गोविंदाय नमो गोविंदाय नम नम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमाने हरे परमाने व्रत क्लिशाचार्रत क्लेशनाशाय गोविंद तमो नम गोविंदाय तमो नम कृष्णाय कृष्णाय वासुदेवाय हरएे परमाने हरएे परमाने व्रत गोविंदाय तमो नम गोविंदाय तमो नम वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हर ये पदमाने हर ये परमाने व्रत क्लिशनाचार्य व्रत क्लिशनाचार्य गोविंदाय नमो नम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरवे परमाने हर परमाने वरत्रेशणाचार्यय व्रथ क्लय गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय परमा परमाने गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो महाकृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे भरवाने हरे महा हरे रण कृष्णाचार्यध कृष्णाचार्य गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम म नम्याय नमो नाय नमो महाय गोपाल कृष्ण तोषा आणि देवकी यांना बंधनमुक्त करून आपल्या निवासस्थानी आला त्याच्या कन्या सुटून गेली त्याला हा आठवा त्याचा कसा निकाल लावा का करावा त्याने आपले म्हणजे शंभर अडीच दैत्याना त्यांनी फार आमंत्रण दिलं तर सर्वांना मुलाच दिसत आणि या सगळ्या दैत्याच्या मध्ये विचारविनिमयशीर झाला विचार कुठला अविचार नुकता जन्म मारा कड़ा सहित एक पुतना मारा राष्ट्रीय पुतना कपाला अर्थ कृष्ण उपनिषदा संगित नाम हा विद्या आपल्या आत्मस्वरूपाची असणार प्रचंड अज्ञान ही केल्या पूतना म्हणजे बालिकांना मारणारी त्यांचं रत्न प्राधन करणारी अशी ही पूतना, पूतना।, पूतना प्राप्त तुम्ही लगेच बाहेरून बोला तयार तुमच्या काही पादले जमाते शकते अजून विद्यापीठ सुरू कराये पण यार मारले झालं अजून बाहेर आहे काहीच कुशीत असना पायण्यात असना आणि आजच्या दुपीकाळ होण्यापर्यंत बाहेर मुलीच्या खोलीपर्यंत पायण्यापर्यंत तुम्ही कसं करू शकणार शहर ग्रामीणिंबाला नूतन बान है आणि वातावरण शिद्ध करणारा हेचा उपयोग करून नानाविधी प्रकारची मोहरूप धारण करता येतात माझ्यावर हे काम चुकीसाठी पारंपरिक इतर सहित हा उतराचा विचार पटला म्हणजे अगदी योजना आणि पुतळ तिने आपल्या आभती विद्येचा उपयोग करून अत्यंत नवेन मनोहर लावण्याचं संपन्न पुन्हा साक्षात लक्ष्मी लक्ष्मी म्हणतात ती नाही आपण लक्ष्मी आणि गोळू वृंदावन यमुना परिसर याचे अनेक नवजात बालक ह्या नात्या निमित्ताने आणि चला मारुगी गोकुळात आली गोकुळ कुठं गोकुळ सत्र झाली आम्ही काही आगवर लक्ष्मी पाहिली नाही पण ही आग जे आहे आणि गोकुळात आली ती लक्ष्मीलाच आली सत्र झालं मंडळी नंदाच्या वाऱ्यात आली नंदाऱ्यांच्या जमवे मछुरी पौशा जो वार्षिक लक्ष्य दस कस विचार विचार की नहीं आपण म्हणून मावशी असवशी असावी नंदाला पुत्र झाला कळलं म्हणून त्यांना कळत पाहिला आले मावशी म्हणत आहेत पण आपण प्रथमच पाहतोय बाहेरच्या पायात काही नाही आताच झोपल पायाृष्ण तुम्हाला काय शिवसेना काय काटेला भगवान कृष्ण मध्य रड़ा महाकृष्णी आवाज पाण्या घालत आल्या पाण्याचा कृष्ण उत्सव पण पाहू आल्याबरोबर कृष्णाने ते डोळे मिटले ते पुतणेचा निकाल झाले पर्यंत डोळे अनेक कारण आहे एक दोन कारणांचा विचार करून आपण पुढे जाऊन केल्या आपले कृपायुक्त नेत शेवी तिना मारना आपण तिथं मोठं पाहायला नको तिने बाळाला पाया काढलं खाली बसल्या मांडी आपण मांडीवर घेतला घाली घेतला त्याला स्तनपान दिलं कृष्ण पिऊ लागला स्तनपान तर केलं पण नंतर तिथे प्राण अपान व्यान उदान समान पंच प्राण दे आणि शेती लागले त्याचा आणि ती व्याकरण होऊन होऊ लागली कृष्णाला समू लागली सहा मुंच मुंच तिची प्रभा कृष्णा सोड कृष्णा सोड सोड बाबा मला सहन होत नाही कृष्ण महाराज कृष्णांनी कुटनाम काल आपण बलिराजाच चरित्र वाहनाचं चरित्र पाहिलं यावेळी बघू आम बलिराजाच्या विज्ञामंटात आले बरोबर प्रत्येक विद्यावली वी होती कन्न रत्नावरी होती रत्नावरी पाहिलं तिच्या मनामध्ये असा एक भाव निर्माण झाला की आपल्या विजया आणि परिवाराचे गाव काय आपला आणि याबद्दल आपल्याला या बाळा असा वत्स भाव तिच्या मनात निर्माण झाला आणि करून बळीला पाठावा घ्या आणि मुला म्हणा अशा भावना की रचनावरती बळी लागल्याचे तज्ञा राष्ट्रपती म्हणून जन्मालाही तो होता म्हणजे काय झालं प्रचंड मोठा आवाज झाला घरी गोपो आवाज गोकुळात आलेला हे वसुदेवा आणि ज्या गाठी नंदाची वसुदेवाची भेट आली दोघांचा मोठा स्नेहून प्रेम आणि पाणी वसुदेव नंदाला आणि त्याचं अभिनंदन करतो की नंदा इतक्या आपत्ती होण्याचा संभव नाही अशा वेळामध्ये तुला मोठ्या आला आम्हाला वाटत करेल तुझं अभिनंदन आपल्याची चौकशी वसुदेव हा नंदारावर असतोय त्याच्या अंतर्माची भावभावना दाखवल्या नंदारा माणसो असं सांगायचे कि तुझं जर आपण मत काम झालं असेल तर मला माझी अंतर्देवता अंतरात्मा महात्मा जीला आपला आवाज असं म्हणत तो आपला आवाज असं म्हणतोय की भावी काळामध्ये आयुष संकटणार आणि अशा वेळी तू गोकुळात हे जास्त हिताव आहे इथं काम झालं असेल तर तू मिवाच्या बोलण्यावर आपण रोखांना एका विजय दिव्य स्वर्गीय म्हणायला हात नाही का असं एक सु प्रचंड आणि चिता झलक आहे कोण आटकलं कोण गेलं आणि भरा दिलेला आहे मंत्रा तिच्या चितेतनं हा सुगंध येतो अस पुतना तिला भगानी दिलेला तिच्या भगवतांनी तिथं स्तनपान केले ना तिला साहित्य मस्ती आता उलटनावर चरित्र आलं की भगवान बरोबर एक महिन्यात आयुष्य म्हणजे त्या रोही नक्षत्रावर त्यांचा जन्म होता श्रावण मासामध्ये भाग्रासात रोहिणी नक्षत्र होत वन्य संत आणि आपल्याकडे असे पर्यंत त्याचा मासिक वाढदिवस साजरा करायचा त्याची जशी प्रगती होईल कधी कधी लाभ कधी संकेत असे त्याचे महिन्याचा वाढदिवस पूजा उत्साहाने प्रेमाने साजरा करायचा मुलाचा पहिला पाहिजे त्या निमित्ताने सगळ्या गोकुळवासियांना आपल्या वाऱ्यावर आचारण करू त्यांचा सन्मान करू सत्कार करू अल्पहाबंध करू त्याप्रमाणे आमंत्रित केलं कोकुळवासियांना आणि इतकी सगळी समस्त मंडळी आहे ना पाहिजे खूप बाकी पाहणं उचललं आणि वाड्यासमोर जे अंगण होत अंगणाला जो उत्तर भिंती त्या भिंतीला आपण एक मोठा झुना श्री कृष्ण का पारना मिल कृष्ण मन मान लई का निरक्षण है मधा महीनि आणि माझी माझ्या घरा चाळीस हजार पन्नास लाख सत्तर लाख असे पैसे खर्च करून मोठा प्लॅन घेतात चौदाशे स्क्वेअर भूट अठराशे स्क्वेअर भूट पंधराशे स्पेयर भूट आणि देशाच्या कामा या भिंतीवर <laughs> तर देव लागू नयेतच नाही देव हे भूमीवर असावे तर आणि देवाच्या डोक्यावर छतापर्यंत काही करत नाही पण आम्ही तिथं देऊ शकतो तिथं त्यांच्या वाट्या मला जागा शिव्यामुळे त्यांचं स्वागत होते लहान मुळे होती मुला माझ्या समारंभातही त्यांना तरी त्यांना घेणं देणं नसतं लहान मुलं असेल ना त्या लहान मुलाची ती मुलं असतात लहान मुला कृष्णाच्या प्राण्याच्या कृष्णाकडे कृष्ण त्यांच्याकडे पाहत होता आपल्या आश्वाचा त्यांच्याकडे पाहून सुंदर हास्य करत होता आणि त्या मुला तो हास्य तेवढ्या म्हणजे आवाचा दादा करने कृष्ण स्पर्श के पड़ा आपला पाव गाड्याला आपलं सांगतात म्हणजे पाण्यात त्याच्यावरती एवढी वजन पाहते एक मुलपासून आला दिला काय जमा ऐकत आहे काय आम्ही बाधा आहे पाहिजे कृष्णाला आपल्या मंडळीवर घेतला आणि ते अनेक देवदेवतांची देव प्रार्थना करून आली अमुदेवते निरक्षण करावं त्याच्या आता रक्षण करावं भगवान म्हणजे सगळ्या देवताचं रक्षण करतात माझं रक्षण करा हा आमच्या आई प्रार्थना करते असं वाचल्य आहे एक यशोद्या बाबा कृष्णाला आपल्या मांडीवर कृष्ण स्तनपान करत होता यशोदा माझ्या आनंदाने न्यान आपल्या आणि उतराच मुख पाहत होती मुख पाहता इत्यादी काय वेळ मला बोलला झाला आणि तेही कसा अत्यंत लेखनाचा पुतळा असा सुद्धा आणि तुझ्या मनात एक विचार आला कि किती वेळ द्यायला हा पितो आहे त्याची भूक ठेवली सगळं आणि त्याच्या डोक्यामध्ये योग्य ते वाटत असतो कृष्ण म्हणजे आईला चुळून जा तिला वाटतय की फक्त आपला मुलगा आहे आणि अतिशय बारीक नाजुकाची जीवनी बघवंतांडलं होत प्रदेश है सौराष्ट्र प्रांत ज्यादा भारत वर्षा है नवखंड पृथ्वी है नवग्रहण आता अनेक आणि त्याच्यामध्ये आहे मला पित्त आणलं नाही ना भीती वाढल्याची शंका केला हवी म्हणजे भागवतात तरी त्यांनी नाही चक्रिय कृष्ण आईला फार घाबरून सोडायला नको कृष्णाने आपले विश्वरूपर्शनाची झलक माझीवरच्या बाळा कृष्णाने आपल्या आईला यशोदेला दाखवली आहे पण फार नाही अर्जुना विश्वरूप दर्शन सोडणं करत आणि दिशा आणि वारे ओकावू लागले हा आमचा दहा दिशा पाळून गेल्या दिशे नसे आलं आमदारकडला वारी वाहतूक होते माती ओडायला लागली वाढेल ओडायला लागले आपल्या मांडीवरच्या मुलाला घट दोन्ही हाताने आणि धरून बसली होती देशभर आपल्याला मांडीवरच मूल वापरून गेले दिसत नव्हतं सोय आणि आठवड्यामध्ये धुळून जात होते कस गेला काय झालं काही गोष्टी चिंता करण्याकडं काही करू शकत नव्हती त्या वावदर् तृणावर्तन आलाचा एक आश्रम आला होता पुत नाही तिला मागितला त्याला आपला तृणावरती वाकरीच्या रूपाने आला होता यशोदेचा रूपात उचलला होता बालकृष्णाला घेऊन आकाशाबरोबर चढून चढून खूप जायचं आणि म्हणून या मुलाला हा टाकू द्यायच्या धरणी झग्या च कृष्णा घट्ट मिशी घातली आणि त्या तुरुणावृताचा गळा आवडायला एखाद माणूस पाण्यात बुडत असेल ना त्यावर काढण्यासाठी ते आपण गेलो अगदी भ्यायचा माणूस काय झालं काढायला माणूस म्हणजे तेही बोलायचं आणि आवडलं प्राण वर खालचे प्राण खाणे घेऊन तासू लागला तो कृष्णा घरा आवडू नको कृष्णा त्याच्या घरा पूर्ण आवडला तृणाचा आणि त्याचं आणि प्रचंड कलेला आपला ताना आणि कृष्ण निवांतपणे विसरून जात या कालाचे त्याला त्याच्या भाग प्रदेशाचे त्याच्या मस्तकातले तिने पुन्हा ना तिची तरी आणि प्रेम बला वाचले व्हावी पॉईंट पॉईंट त्याची घेतली आणि म्हणून ती पुन्हा येते काय किती संकट वाचतोय संकट येतोय पण का वाचतो कृष्ण बलराम थोडी मोठी झाली दाव्या रूप ते तो, तो एक हात टेकलेला आहे एक पाऊल जमीन उभा आहे एक गुढा बनीला टेकलेला आहे आणि दोन्ही मुलांच बार्स आहे कालावधी लोकला पण नामकरण हा एक सोहळा संस्कार संस्कार आहे ते वय संस्कार असेल झालेला नाही त्याला संस्कार म्हणतात संस्कार काय असतो मला अनुभव म्हणजे महिन्याचे जे आरोग्य पद्धतीचे वारकरी आहेत ना त्याच्यामध्ये बाळकृष्ण ख म्हणून वारकरी होते कार्तिकारी पंढरीची आणि पौर्णिमेला कालाकडून ते पंढरपुरातून शिवाय आळंदीकडे यायला पाहिजे तरी तो पूर्ण बालकृष्णपुरीसाठी सुधले प्रकृती भोजन आहे तुमची आज तर काय आळंदी नाही आळंदी झालेली इंग्रँड स्पर्श आणि त्यांच्या नेहमीच्या धर्मशाळे परवा दोन पाच वेळा आळंदी त्या कृष्णवाडी झाले त्यांना त्यांना असं तर बसलो एका बाजूला त्यांचा खांद्याला धरून गावता त्यांच्या एका उद्या बाजूला त्यांना मस्त केलेलं होतं चळवून मी दुसऱ्या बाजूला त्यांचा खांदा आणि आपण करून तापतो पाणी सगळ्यातच डोक्यावर ओळखा जवळ ओळख ओकीला की जे बाधा आयुर्यला सुरुवात करून लोक नेसून कबारा लग्न उठता लागेपर्यंत हरिपाद म्हणायचा हा त्यांचा परिपाद होता संस्कार होता शरीरावर उष्ण पाहण्याच्या असं नाम करून संस्कार करावा आणि तुम्ही अत्यंत स्वच्छावर आणि करणारे गर्ग आहमी करावा अशी भावना दोन्ही मुलांच नामकरण असा उत्साह आपण त्याचं करावं वर्गाने महत्वास आनंद निश्चितच आहे, मी संसा एक आठवा है नाम ग्यमकरण आणि करून घे मृत या काळाची वार्ताहर त्या कामाला करू देणार नाही अतिशय सुखरूपा काही कारण आपल्याला आदर आपण घ्या हैं, अपनी सब गुप्त गर्भ महानी स्वामी गोपाल नाम संपत उत्तम शेवट्या नकुक आहे ताकद देतो वेस्ट देतो पेशो आपण मुली युगाचे आम्ही केलं आपण भोजन करायला आणि बालकृष्णाने ते पुन्हा चेक कराने पुन्हा तोच प्रकार पुन्हा केली तोच प्रकटी या बालकृष्णाला आपल्या मागे आणि आपल्या विषयाच्या हातानी चार आणखी घेऊन बाळकृष्ण सुंदर असं विचार सुरे सुरे अतिशय सूड आता शरीराशी संबंध असणारा आहे आत्मला पवित्र आहे परमात्मा इतका पवित्र आहे धनुंताच नावित्र आहे बाहे कोणताही मंगला मंगळ पवित्रा पवित्रो पवित्राचा पवित्र सत्र मंडळ परमात्मा आहे आमची खूप कविता नाही देताळ दे पवित्र येतो त्याच्या नानामुळे तो मृता काय ये वर्गमान अनेक त्याचा आत्म ते आता बुद्धीचा अनेक प्रश्न विचार होता विचार करून उत्तर जाऊन कुठं करता पुन्हा सांगा कशाचं करतो पुन्हा प्रश्न सांगा स्पर्श होऊन है। तो आमचं कर्म कडू चित्त पडू कल्प तो की पवित्रांनी म्हणतात पवित्र आहे तो पवित्रय तो ठेवलाय त्या आचारपंचा दोषी रोज उत्तर टक्के उत्तम जास्त सामान झालं पण आम्ही इतक्याच पावित्र्यू लागल्याने फार थांबून केले नव सुरश्री सुरव असं आणि संगीतबद्दल केलं दोन दोन पाव सावळे तोड़े घाट है वाले पावर है काही काम का वाऱ्याच्या कुठलं तरी हात करताना खेळताना दिसता की आणि कृष्ण दर्शन झालं नाही तर त्यात आहोत आणि त्यावेळे माझा कृष्ण थोडी छान ती भरून दहा कृष्ण कृष्णाच्या मानण्या जी आता तुझ्यावर तयार नव्हतील एक त्याच्यावर त्याच्यावर दोन जो काय काय आणि आपलं माझ्याकडनं घालून घेतले त्यांच्या पाठी घर घेतोय त्यांना काल आपण सुखटीत पाहिजे घेऊन जायचा घरच कापूस कायचा ओटीवर निघाली शिवतीच्या विषामध्ये कापूस घेऊन जायचं आमच्या शाळेला जाऊन आपल्या भारताचे वाहन विचाराचं दुकान होतात बदा, का क्या तो दाण घालतांनी गुट्टीवर दाणी घेऊ नाही आता त्या तुम्ही या मारणीच्या पाठी गुट्टीवर दाणे काही शब्द आला आम्ही आमच्या मुखात पुढा शब्द येत नाही रक्टि पण किल्ली साठ आमच्या जात म्हणजे आवडते कानाडी घात मला मोलाचे रत्न त्या आवृत्तीमध्ये घडत होती तिथे अरे काय मोल त्या झाली आणि रत्न अक्सेंट झालंय मारेन त्याची डोके यावं पाठी विकली गेली आता मुलगा अनेक मोठ्या झाल्या त्याला सौल्य मिळाली आणि त्या सगळ्या मुलांचे इकडं मंडळ आपल्याला आले आणि मंडळामध्ये त्याला नाव पाहिलं नाव काय मंडळ नाव काय नाव होय मंडळात चौर्य धर्म विषाण बाब गोपाळ म्हणलं म्हणजे संगीत विषय हिंदी विषाण भाषा विषाण तस चौर्य कर्म विषाण बाब गोपाळ म्हणलं मग कृष्णांचा आयोजाला आव या घरी जाऊ त्या घरी जाऊ तो तुम्हाला भरपूर था। करतो किती खोड्या करतो किती सांगणार आहे याच्या ओड्या कांबि मही सिंधू आहे इतकं काही कोट असा असतात की आम्हाला आणि जीव रेटत नाही सांगा ना त्यात काय सांगा अरे पाहतच येतो एकीकडे असतात एक असतात लांब असतात एकमेकापासून तो तो तो की आम्ही सकाळी धाड्या पाडायला आम्हाला नुसताच्या गाडींचा मोला आम्हाला एक दोन बार पंचवीस पन्नास तुम्ही तरी कशा आगामी तुम्हाला करता अगदी दही दूध काळा लोडी त्याच्या हातावर ठेवतात चिंता तुला असं वाटतं आम्ही ते, ते, ना ते, ना। ते खाली ठेवतो तुमचं चिंता म्हणून आम्ही काय करतो खालीच्या आम्ही उपाय उडत चौघाच्या खांद्यावर तिघे उभे जातात तिघांच्या खांद्यावर गोरे उडले जातात देण्यावर हा उभा राहतो तुझा मंगळाच्या आत मनात खाऊ खाऊन करणाऱ्याला कधी शिंक ठेवतात कधी ते दयाचे शिंकेशी देऊन तो तरी दयापुजाचा चढा असा कसा देवाचा देवबाई पडा नितनी जो अपने भूपारी वर्णन के गोपिता कुंकुमा दर्जी मंथना आता कुणी प्रात उठत नाही आणि उठून कुणी ताप करत नाही थंड जर ताप केलं तर जेवढं भरपूर लोणी निघत तेवढं पुन्हा उन्हाळ्यावर ताप करून गोळी निघत नाही याच्यात जास्त पाटळ निघत घट्ट होत नाही प्रात काय करायचे काम आहे अक प्राप्त काय म्हणतात कधी कल् नाही कधी एकदम पोळ्या करून टाकायचे एक वर्ष कातळ एक अर्ष कात पद नाही पोळीला पोळी म्हटलं तर पदर सुचले पाहिजे पोळी एक वर्ष चालतो एक खास चालतो असं मी सडावण केलं होतं रांगोळी घातली होती ब्रह्म कम काढलो होती सुंदर त्याच्यात नवरंग घातले होते हा पिळ म्हणजे बाबीच्या सोमळ्यांच्या बरोबर मोकळ्या पटानाले पिळ होता आणि काय तसं मनात आलं काय तू खेळता खेळता खेळ खेळून दिला आमच्या अंगाला त्याच्यावर नंबर एक मी म्हटलं कृष्णा अरे तुला सगळं गाव होटाम खेळत होता आणि पुन्हा तुझ्या बाबा ते घर असं म्हणतच अवलंबन करत कोणाचं घर आपणाचं आत्मारे आम्ही ग्रह प्रयोग करतो हे करण्याच्या आधी पाणी कोण आता काय कोणाचा विचार करा समजता आपल्याला धक्का दिलाय आपण जागी मागली काय कापू किती किती तुम्ही लपुनी आचार केला वाटेल जाता मुलं केली घेतात तुमच्या खोड्या काढतात मला काय बाल गुणाचे बालिक घराती केली सुधारता घरात तिथे आठवणी घातले कोलवले पण ह्या एका कोराने दिवायला घ्यायचं नको काय करतो आई असं बघता आई ते कडे म्हणते यांची जी आम्ही सांगणारी अन्नपूर्णासारखी पुस्तके त्या सुद्धा कधी पण येतात आय तुम्हाला लहान पाळणं वाटी आणि आय त्या मुलासाठी लहान बाकी लहान लहान माहिती लहान पांड्या त्याला बापायचं मोठं असायचं पण ठेवत नाही मोठा पाठ मानला मी पुढ्या जगाला गोतलेल्या सुंदर पाठ रांगोळी टाळावी तापमा विनंती करावी तुम्ही तापमा करत असाल तर कृष्णा कृष्ण झाले तुला आई आता काय झालं लिंबू चटणी मला वाटत असे वादमीचा डाळी वालो असं डाळी वालो काय ओटी वालो काय आपला आता म्हणजे भाजी जी आहे ना ती चटणीसाठी वापरत आणि चटणी डाळीसाठी वापरत डाळीकडे उघडल डावीकडे उभं घालतो रहता नहीं चट्टी तक देख महाराज कर फळ आसं म्हणजे काय हा आसन पुढे अस सुंदर हे सगळे कमी नाही एकदा जेवलं म्हणजे आपण झालं आता काय झालं बाबा पण मला बाबा मी शिजून दोन मिनिट म्हणजे आपण उघड दोड सगळं देऊ भागवतरा टीकाकार म्हणत आहेत ज्यांनी पंचमकाराचं पंचिकरण केलेलं आहे त्याला होते अनेक विशेषण वापरली त्यावेळी नवनीत प्रिय नवनीत भोली असं एक विशेषण आहे नवनीत म्हणजे रोड आणि रोड कस आपायचं आणि नाही आणि तापा खालतो म्हणा तीस पस्तीस वर्षाच्या होईल आधी आमच्या आजीने आणि की तापावर चित्त कपाटो त्यामुळे चोरच करत चवच मी आज असं रोज तिन्ही घालतो लोणी त्याच्यामध्ये एखादी लवंग देशी मुलाच्या लोणी कृष्णा अजित प्रिय त्या दिले होते आणि त्यासाठी आपल्या आप पावला मस्तका <laughs> जसे ते पर्यंत भगवंताला विग्रह चंदनाच्या उठी असतात ना तस सर्व लोणी अंगाला असून दिसतो कृष्ण काय अरे खाऊ सांगणार नाही काम झाले तर आम्हाला असं शिकवलं तुला आई शिकवलं मी काय केलं आई म्हणून माझा मस्त जेवढणाऱ्या आणि पिंपळ पानापास सगळे आनंदाचे आहेत ना ते रत्न कशीच स्वर्गाचे आहेत त्या विविध रत्न घडवलेली आहेत त्यातील काही रत्न ही उष्ण प्रकृतीचे आहेत माणिक रत्न उष्ण आहे पाच रत्न उष्ण आयुर्वेदानी त्याची प्रकृती उष्ण सांगितलेली आहे फक्त हिरा रत्न आहे ते छंड प्रकृतीचे आहे बाकी दोहेरवलेली तुला आवडत नाही तुला सगळं बाबा घातलेला मी पाहिला आणि त्यामुळे काय होत त्या अरंकाराचे रत्न जे आहेत ना ते जी उष्णता आहे ना मला म्हणून घरातील कोडे माणसानं उभी राहिली होती आता नंदाचा वाडा तेवढं बोधन शो, तो जी भागवत वादा तिने अत्यंत करून अग नेहमी असं घरी काही वस्त्र परिधान केले आणि तिची शरीर असले ती विशाल हरिदार्णव होऊन गेले त्यांनी शिवम भागातल्या दश्मस्कंधातल्या गुरुकुळांच्या लिहिल्या आहेत ना त्याच्यावर फक्त आणि साहित्याचे उत्प्रेषा नावाच्या एकेका बाळीस त्याची भूसत असताना तिच्या शरीरामध्ये डोल लय प्राप्त झालाय कामाची कुंडल आहेत ना ते कुंडलही डोळ काय आणि तुम्ही म्हणतात का कुंडलता यशोद्याच्या कामाची आमचं भाग होते आम्हाला यशोद्याच्या कामामध्ये जागा मिळाली काय बाबोचा मुखस्तंभत नव्हती ती मुखानी आणि कृष्ण गुणदा कृष्ण दिला याच गायन आहे भगवंत आणि आपण तिच्या मुखातून चाललेलं कृष्ण गुणगान ऐकण्याचा आनंद हा त्या आम्हाला लागतोय त्या आनंदाने ती कुंडलत होती काय सगळं उपयोग अच्छा अशा अनेक उपेक्षा सुंदर ग्रंथ है भगवत भक्ति रसायब ना संस्कृत मन ग्रंथ है लोहना चाहता नहीं स्वच्छ तरे तरे तरे तरे तरे तरे तरे तरे ते म्हणजे लागणावर देतात ओढून आपल्या मानगंटावरती कित्येक रत्न त्याचे सुवर्ण तात्ग आणि साध्विक कोपरापर्यंत हा ताप रामांना घातला दोन्ही नाही म्हणजे बुडाचा आणि दोन्ही लागलं नाही पण हे आलं त्याला भरून बाहेर काढला पारा, तेवढं त्याला कन्सेप्ट कसं नाही टेंबून नाही लागलं नाही कृष्णा तितक्या वेळ बसलाच होता आणि तुला कुठे जागत नाही तसं काय कृष्ण महाराज म्हणलं काय करत बाहेरची मंडळी त्या गोष्टी येऊन तक्रारी सांगतात पण मी कामागे टाकत होते पण तो असं घरात पुढे करतोस ना असं मला कळून होत कृष्णा आज ज्या बोलणार नाही तुला घालणार नाही आता इतकं ऐकून सुद्धा होत का बांधून घालणार म्हण आई घाला बांधून हा पाहू लागला पुढे कृष्ण मागायला होता तो हो दाए, आता आणि प्रशस्त होऊन जाईल कृष्णाला आईची दया आहे पूर्ण नको घाम येऊन जवळ गाव दे आणि याची कंबी दोन काय मिळते ए, तोना तोना तोना गाला दो दो दुझो, दुझो, तो एक नाही तीन प्या होतो दोन होतो त्याच्या अध्यास आवड असा आहे जोपर्यंत द्वैत भाव आहे तोपर्यंत भगवंत बांधला जात नाही त्यावेळी दुजे थंडे तरी उदोरी बाहेर नेतो तेव्हा जैवापराचा होतो द्वैत भाव आहे तोपर्यंत देवापराचा होतो दुधित श्री कृष्ण तयारी बांधू केली तो जागेवर उभं राहण्यावर उभं राहणार तो आपला आम उचलून गोष्टीत आपल्या त्याचा परिणाम काय झाला होते ना, आ, ते सही तो अताक्ता ब क्या सित Judite, is to say तुम्यां आवह खेकळा, बोज की तीन सथा माँगा, ये तानी मेचे इसकि तो में और करेह, पररा शल करें नगे। तos कि म moved on the Des Coach that theBar Banjan, सही हरा, आतामनें पहुं की सुgen करूने है जोंता है। तो कूसे दो कहुंद� liksom दुसरं उचललं अंगणात आला त्या अंगणाच्या कडेला एक दोन वृक्ष बुद्ध्याचे वर दोन बीज आकाराचे वाढले त्या दोन वृक्षांच्या फटीतन कृष्णगणी पर्यंत आता ते उघळ उभा उभं कुठं अडकलं काय घेण आपल्या माग माण कृष्णाने एक आपल्याला धक्का दिला ते दोन्ही वृक्ष उंबळून पडले आणि त्या ठिकाणी आपण गळबंदी केली पाहिलं दोन दिव्य वस्त्र केलेले कृष्णाला त्यांनी नमस्कार केला होता आणि ते कृष्णाशी काहीतरी बोलतोय की भगवान कोण हे चरित्र ते दोन वृक्ष जे होते ना ते मोजळे आणि कुबळे चित्र नुबळे आणि मणि असे दोन कुबळे होते तो बाप के कई है, कुमेराचे पुत्रांच्या भेटून घेतली पण हे कसे आम्हाला नारळ म्हणजे वृक्षरोगीत न पुन्हा आपल्या आणि कुबेर पुत्र या स्वरूपाला प्राप्त व्हा ते उद्धार झाला यशाला मंगळिला आता मंगळाला नाही त्याला आपल्या समाजाच्या रीतीप्रमाणे दिली आहे कार्तिक शुद्ध असतात गर्भाचार्यांच्या पौऱ्याखाली बलराम आणि श्रीकृष्ण यांना गोप दीक्षा दिली त्याला पंचांजन पाहत असं म्हणून कामीच्या पुढं गोपामी असं स्वप्न असतो का गोपामी त्या बलराम आणि कृष्ण यांना नंदाने दिली आहे आता दीक्षा आमची दीक्षा ग्रहण झालं आणि मग छोट्या गाई छोटी वास्त्र घेऊन ते वृंदावनामध्ये जाऊ लागले कृंदामध्ये जाताना कोशाखे खांद्यावरील काम हाता काही चालाव्यात भक्त चालवली बरोबरची सूर्याचा सौंदरी गोपाध भोजन नाना प्रकारचे खेळ त्या सगळ्या भगवंताच सौंदरी होत बाल होत सर्व छोटा होता भक्तिशासन कार्य भगवंता सौक चारूप है भगवंतापेक्षा बलराम कृष्णापेक्षा वह राष्णा जे प्रेम है ते एका वयाम आहे रामकृांच्या लहान आहे पण त्याला रामकृष्ण अत्यंत प्रिय आणि त्या श्रीरामा आणि हा मधुमंगळ त्याचं नाव तेव्हा मधुमेह नाही सांगितले जातात आता हा ऋषी पुत्र आहे कृष्णावर अत्यंत प्रेम आहे सर्वात पुत्र सर्वात पुत्र वाग्याला पण ऋषिकुमार त्याने आलेला सांगाव आई कृष्ण आपल्या घाताचा दात मला दिलाय तो आणि माझे नाही खातो आपण कृष्णाला काहीतरी दिली आहे काय मला वाटतं सातवा पहिल्यापासून पटत नाही आताच नाही म्हणजे लक्ष सर्व प्रतिबाईचे नसतात सरस्वतीबाई वाटतील लक्ष्मीबाई नसतात एकत्र असतात लक्ष्मीबाई असतात सरस्वती असते आता झालेली आहे सकाळ झाले संध्याकाळी काय झालं तुझा असा पूर्ण मासे असं तिचं नाव आहे त्या मधून मला ते चा चा पत्नी आहे कृष्णाला अक्रोध कोण राहण्याची चिंता काही कसं करून कोण बन काय द्यायचं त्याच्या आई काही आपल्याला कृष्णाला घेण्यासाठी देत नाही बलराम कृष्ण बाकीचे शंभरी गाईना राम कृष्ण पुढे महाराजांना काढायचं दुकाहारा काही नाही ठीक आहे ताक त्या काही नाही ते नाही आपल्या तोंडात गुण तुम्ही घटलं आणि ज्येष्ठ संगतीवर तोंडात पाण्याची तूळ घर त्यांनी ताकाची तूल आणि काय करत नेहमी कृष्ण बरोबर का बोलत नाही या काय लागत नाही तर तो नाही करू मिळतो काय काय तुझ्या आणि मी कसं ना कृष्णा तू तुझं काही गोष्टी करत नाही तुझ्या माझ्या ओटावर टेकलो आणि तुझ्या दिले माझ्या तोंडाचं चालूजवळ आला त्याच्या पावलावर आपण पाऊल ठेवले त्याच्या ओटावर आपले ओट टेकवले त्याच्या मुखाती आपण काम द्या कृष्ण तो तो भक्तिशास्त्र कृष्णादेता कृष्ण काय तुम्ही लक्ष्मीनाथ हेधिपत्य आहे पण त्या आमदार प्राप्त केला पण जे भगवान म्हणजे कोणत्याच माल असा माझा तो भाव म्हणतो भाविक आहे भाविक देव भावाचा आणि भाव म्हणत म्हणून भाव आणि देवा नाही भाव प्राप्त हो कसा प्राप्त होईल भावाच होते त्याचा भावाच खूप खेळरी कुटुतू बुद्या आग्रा काना सगळे वर्गवान श्री कृष्ण परमात्मा कृष्णा कृष्णा तिथे कृष्णाला काही दहा कोटी भूप काय करायला झाल्या म्हणजे आम्हाला अरे मुगा किंवा ते काय म्हणा शिजोरी आपण दोन खातो आज आपण सगळ्यांचे हे प्रश्न मोठा उघड आता काळान आयोजन होत नाही मी शाळेत असताना सुद्धा आमच्या वेळ ना सोन्याचे खाण म्हणजे दगडाच्या खाण्याचं निघतात टिपाय काय आमचं आणि सोनपूर नावाचे अधिकंटी म्हणून शिक्षक होते आम्हाला ते म्हणजे मातीवर कित्येक प्रकारच्या प्रक्रिया होतात कारखान्यामध्ये आणि एक जाहीर आता मातीत कुठेतरी सोनं आणि सोन प्रक्रिया करून निघत निघाली ना आई आई का म्हणजे आमच्या आईने आजची केली जायची आणि आता कुणीतरी केली भोगले एकच होतो कृष्ण आहेत नाही तरी माझ्या नोंदी आहे माझी का तुमची गट आहे का माझ्या राज्या घटी घेऊन माझ्या घटी घट घेऊन या आता घडलाय सांगतो गेलं ब्रह्मचारी गेलं आता आमची स्थिती आमची शिंदोली कशी का तुम्ही शिजोळी पाव पुण्यात अवंकाचे होते ना माता भूमिणींचे ते त्यामध्ये वजंतचे होते आमच्या आईच्या हातामध्ये बाळाचे गुर बारा पोळ्याच्या आता मला वाटतं आमचे संजीव भोटे आहेत ना चार बांगेकर जीवात तुम्ही असं काय नागे शिंदेबाई एकत्र केले आणि श्रीकृष्णमध्ये बसलाय प्रशस्त समोपातळी खडक असलेला खडकावर बसलाय कापेलाय के जम कपनेशन अभी अशा हिरुवा स्क्रम जदी तस्टेगा भक्तर आओं पांगाई के जम हिरुकी पुलिए जोकर लोग इसाची वासुजन को किया है कि वाया है।, है नाना क्यां से पानां से गुझमावाय करणी करणी कार्णी कार्णा ताम है यह इंगत आगे यह ना शोभाय नाई मुला आहे ओल्या हल्लीच आहे कोवल्या बाहेरात प्रदेश आहे ना जे सुंदर वाटत माझ्या वाटत कृष्णा असतात घ्यायचा आणि नेकर म्हणलं नेत्राची आम्ही करत होतो तुझी लॅलीच तयार होतो आणि हातामध्ये असं पान नाही मोठे आपला जो गुरु आहे त्याच्याकडं काय त्याची जीपारी करून जातो करून जातो गोष्ट याच्या हातात एक पान नाही की कृष्णा आनंद व्हायचा आपलं ओढायचं कृष्णाने त्याच्या मुखापर्यंत घास न्यायचा आणि त्याच्या मुखात न घालतात आपणच खायचा बाकीच्या पोकाळ त्याची चेष्टा करायची अस आनंदामध्ये खरोखर प्रीती भोजन आहे आता भोजन असत प्रीती असते नाही हा विषय हेशे पंचवीस रुपये आणि जोडणार जोडतो संगीत कुर्ती असती ना इतके संगीत कुर्ती आपल्या वेळवेळे असले दहा पुढच्या ज्याला तुमची म्हणणार अशा पुढच्या कमी करून होता होता दोन मुहात एक पुढचे कधी उठतायचे असतोय काय जेवणाला अभिमान आनंदात जेवण झालेलं आहे आणि हा जो भोजनाचा आनंद आहे हा जो काळा आहे ना तो तो या जना स्वर्ग दे प्रसाद नहीं का मिल चित्व एक श्लोक सुभ़ है सुभाषित पे तीन चरण श्लोक है प्रश्न है आणि श्लोकातल्या चौथ्या चरणात पहिल्या तीन प्रश्नांची उत्तरेचा श्लोक आहे भोजना काय करावं जयंत जयंत कोणाचा मुलगा दुसरा प्रश्न कदा विष्णुपद विष्णुपद कसं सांगितलंय आणि तिन्ही प्रश्नाची उत्तरे चौथ्या चरणात तक्रम चक्रुलभ भोजनांत तक्रेल्यानंतर जयंत चक्र म्हणजे जयंत कथा विष्णुपण तोत्तम विष्णुकरण दुर्लभम प्रोत्तम आणि तिन्ही उत्तर एकमेकांसमोर शब्द ठेवले ती वाक्याचं होतं नाही काही गोष्टी असतात ना <laughs> त्या खाया आणि त्याला कळत नाही असून खाण्या घरी प्रयत्न बरोबर मुखा मुलाकडे बघू लागत आले ते इंदू म्हणजे ठाण्या हो सांगली विजापूर मंगळवेढा सोलापूर बार्शी नगर इकडे ठीक आहे उत्तम उत्तम शाळू गोरहि आठ वाजू गेले नऊ वाजले दहा पुढा काही वेळ हो ते गो सूर्योदयाच्या पूर्वी तरी तुम्हाला सूर्यपूर झाल्यानंतर तरी दुपारी आणि जायचं जायचं उलटा त्याच्याबरोबर लसीची चिती आहे साईस दही आहे गुळ आहे गाजर उकडलेली आहे थंडीमध्ये Uh, ने उकलमध्ये नाही उघडायचे ना हंडी म्हणून बांधायचं गाडग फारस आणि बाजराची किंवा रसाळ्याची हंडी होती नाव तात गेली असं काही गोष्टी कशे खायच्या कुठे खायच्या महत्व आहे चिवडा एकदा हे एकदा बरे मीठ कुठ कामे काही काही मुलं चालली आहे आनंदाने भोजन करत आहे से जो का माता रूपा शक्त अपने का हा फिरायला जे कर्कट आहे ते पाहण्यात परमात्मा म्हणलं तर बघा तेव्हा तुझ्या बाबानीला तुम्हाला यमुनेवर हा भोवायला जायचं हा, तो त्याचा अरे म्हणलं पाण्याचं टिका मी तो, तो, तो, तो तर कुटुंबाने टाकी आहे काय काय तुम्हाला कृष्णावर पूर्ण बोलवत आले निवडून आले त्याने माझा हात धोंगाला पसून टाकले हे म्हणजे गेली सांगत आहे आत्ताचे ब्रह्मदेव जो आहे ना तो म्हणणार आपण एक लीला करावी म्हणजे आपल्याला भगवंतांच्या आणखीने एक लीला काढावी ब्रह्मदेवांनी काय केलं मुलं भोजन करत असताना ब्रह्मदेवा सोगुर सो बंदोबस्त आज गोकुरा मध्य चाली कभी गाई है तो देख देख था था आ, ते वाद त्यांच्या मात काही कृष्ण मंडळा आपल्या वडिलांची उडत नाही सगळ्याच मुलांना आपला बाप काय योग्य देत आहे हे कळत नाही हरे पंडित त्यांना कृष्ण मंडळांची उड्या संभाजी राजाला कुठे योग्य कळली आणि कळली तेव्हा फार उचित झाला होता अवंग आणि फार आवडले होते तू मचले काही उपयोग नव्हता सुरुवातीला कळेच राजकारणाला वेगळं वर्ण लागलं नाही करत ब्रह्मदेवालाही आमची नाही कळली तू असे माणूस करतोय काय आपण छोटी माणूस आणि मुळात भागवतातला दशमस्क तो अध्याय वाहतात हा छान वाटत नाही सायन काही सगळ्या गोपा म्हणा आपापली लेकर राहणात गाई वापर हिंदीची दारामुळे एक आपल्या आपल्या आपल्या भाविक कैतुकी झाल्या आपण काही लागली आणि नारावाहू लागलाय त्यांच्या सरातून काही वाचवांना होत्या गोमाते विषयी आणि ब्रह्मातील बघितली नाही प्रेमाचा रूपा एक प्रेम इतका प्रेमा का महादेव है वर्ण के छोटा छोटा गाईना मदद लगने बाहर की बाधा होने गुस्ता होने म्हणून त्यांच्या मागच्या दोन पायातल्या डाव्या पायाच्या पुराची भोंगडीच्या दशेमध्ये बांधलेल्या बिबा बांधलेली कवडी त्या परमात्मा नसला ब्रह्म निर्माण झाला की याची खरी कोणची आणि भगवान नसले ती कोणची जो पायावर ब्रह्मदेवानी लोट घेतली आहे प्रभो आपला अधिकार आपली योग्यता नाही पळली कमा करा आपलं बालक आहे सगळ्यांना आम्ही माझं सोडू माझं सामन्या करत असं तू नाही करण्याची संधी प्राप्त झाली अरे तुला क्षमा करण्याचा प्रश्न नाही सत्रामध्ये गोरधना चरित्र होऊन आजचं सूत्र पूर्ण करण्यासाठी गोर तिखट घेऊन पाठवती कुंडारी जयोबा भगवाय